श्लोक सतरा उत्तम पुरुषस्त्वन्य परमाश्य बिभर्त व्य ईश्वर या दहोहून वेगळा ज्याला परमात्मा असे म्हणतात जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईशा आहे असा उत्तम पुरुष आहे ते तो गा उत्तम पुरुष जो तृतीय का दोहीहून आणि मागेला जो अर्जुना असे वृत्ती ज्ञाना वाचून जे केवल ज्ञान राहिले ते केवळ ज्ञान म्हणजे तो उत्तम पुरुष हो शेवटचा आणि स्वप्न पासून बहुवे अर्जुन जागणे जैसे आना बोधाचे अर्जुना सुशुक्ती आणि स्वप्नाहून जागृती जशी पुष्कळ पटीने बोधाचीच असते का रश्मी हा न पासुनी अर्क मंडळा अफाटू तेवी वेगळा उत्तमूगा। अथवा अर्जुना सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्य, सूर्य मंडल जसे फार वेगळे आहे त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष मागील दोन पुरुषांहून वेगळा आहे हे ना काठी अनारिसा जैसा वन्ही तैसा क्षराक्षरा क्षरा पासुनी अनचितो हे उदाहरण राहू लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नि जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न असतो तसा तो उत्तम पुरुष क्षर व अक्षर यांच्यात असून सुद्धा क्षराक्षर पुरुषाहून भिन्न आहे पली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदा वादा एणवाचा कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच जलमय झाला असत त्याचे पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद व नद्या एकत्रि ना जागराची गोठी आथी आयसी गिळिली दिबोराती प्रलय तेजे ज्याप्रमाणे प्रलयकाळच्या तेजाने दिवस व रात्र या दोहींचा निराश करावा त्याप्रमाणे स्वप्न सुशुक्ती अथवा जागृती यांची गोष्टही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी नाही मग ज्या ठिकाणी एक पण नाही ना व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळतही नाही व जेथे अनुभव दिपून नाहीसा झाला आहे ऐसे आज काही ते तो उत्तम पुरुष पाहिजे परमात्मा हि बोली जे ना अशा तऱ्हेने जे काही आहे ते तो उत्तम पुरुष आहे असे समज आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडी ये अर्जुना परमात्मा म्हणून त्या विषयी म्हणजे त्या उत्तम पुरुषा विषयी जे बोलायचे तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलायचे ज्याप्रमाणे बुडणारी गोष्ट नदीच्या काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो ते विवेकाची ये काठी उभे ठाली किरीटी परावराची या गोठी करणे वेदा त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या म्हणजे क्षराक्षर पुरुष हे अलीकडील आहेत व उत्तम पुरुष अ पलीकडील आहेत या दोघांच्या विषयी गोष्टी बोलता आले। श्लोक अठरावा यस्मा क्षरमती तोहम अक्षर अदपिचोत्तम अतोस्मिलो केरुषोत्तम ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ट आहे ज्या अर्थी जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून पुरुष क्षराक्षरुवरु या ते म्हणती परू आत्मरूप म्हणून क्षराक्षर हे दोन्ही पुरुष अलीकडले म्हणजे सोपाधिक आहेत असे पाहून त्या उत्तम पुरुषाला परीकडचा म्हणजे आत्मरूप असे म्हणतात अर्जुनाय सिया परी परमात्मा शब्द जेगा अर्जुना अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तम पुरुषांना सुचवत हे न बोलणेची बोलणे जेथीचे सर्व नेणी वा जाणणे काहीच न होणे जे वस्तू वास्तविक विचार करून पाहिले तर न बोलण्याने ज्याचे वर्णन होते काही न जाणणे हे व इतर काही म्हणजे जीव शिव व ब्रा वस्तूचे होणे आहे सोहमतेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टी गेले दृश्य जेथ ज्या ठिकाणी मी ब्रह्म अशी समजूत देखील मावळली ज्या स्वरूपी सांगणाराच सांगणे झाला व जेथे दृश्य ही कल्पना द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे मनो नये प्रभा जरी कैसे हे लाभा जायेची ना आता सूर्याचे बिंब व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारे तेज जरी कोणत्याही उपायाने घेता आले नाही तरी त्यांच्या दरम्यान तेज कोठले असे म्हणू नये का घाणा फुला दोही ध्रुती असे जे माझारी लाठाई, तेन दिसे तरी नाही ऐसे बोलो नाहीये अथवा नाक आणि फुले या दोह्यान जो सुवास असतो तो जरी डोळ्यानं ना दिसत नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे पाहे रूपतया त्याप्रमाणे द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय या, या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल कि त्या ठिकाणी मग काय शिल्लक राहते तर द्रष्टा व दृश्य या कल्पना जाऊन जी उर्वरित स्थिती उरते ती स्थिती जो अनुभवाने पाहतो तेच त्याचे स्वरूप होते जो प्रकाश येण प्रकाशू ईशित व्ये ईशू आपण निची अवकाशू वसवी तसे जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे व जो नियम्य पदार्थाशिवाय नियामक आहे व जो आपल्याने सर्व पोकळी भारून टाकतो जो नादे ऐकि जाता नादू स्वादे चा तसे आनंदू आनंदी जो ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे जी चवीने चाखावी व जो आनंद आनंदाने भोगावा जो पूर्णतेचा परिणाम पुरुष उगा पुरुषोत्तम विश्रांतीचाही विश्रामू विरा जेथे जो पूर्णतेचा शेवट आहे जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे विश्रांतीचाही विसावा जेथे शांत झाला आहे सुखाशी सुख जोडिले जेते जते ज्यासी सापडले शून्यही बुडले महाशून जीए जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे जे तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून मध्ये आकाशादी शून्यही नाहीसे झाले जो विकासा हि वरी उरता क्रासाते हि क्रासू निरता जो बहुते पाडे बहुता पासू बहु जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरला आहे जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे म्हणजे लयाचाही ज्याच्या ठिकाणी लय होतो असा जो पूर्ण आहे व जो पुष्कळांपेक्षा पुष्कळ पटीने पुष्कळ आहे पैने प्रती रूपेपणाची प्रतिती रूपेन होती दावी जेवी सर्व काही एक आहे तर विश्व का भासते वर सांगितल्याप्रमाणे जर सर्वत स्वरूप चैतन्य आहे तर मग स्वरूप न भासता विश्व का भासते या शंकेचे समाधान करतात ज्याप्रमाणे शिंप ही आपण स्वतः रूपे न होऊन आपल्या शिंपपणाचे अज्ञान ज्याच्या मध्ये आहे अशा अज्ञानाला आपल्या ठिकाणी रूपे भासवते का अलंकार दशे सोने न लपत लप आले असे विश्व न होवा अनेक अलंकारांच्या स्थितीत आकारात जसे सोने न लपता झाकलेले आहे त्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो हे असो जल तर प्रकाशू जगा आपण चिजो हे राहू दे ज्याप्रमाणे पाणी व लाटा यात भिन्नपणा नाही म्हणजे लाटा हा काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारे एक पाणीच आहे त्याप्रमाणे तो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतितीस येणारा प्रकाश आहे म्हणजे ज्याच्या सदत्वाने जग आहे व ज्याच्या प्रकाशाने जग भासते आपुलिया संकोच विकासा रूप वीरेशा हा जळी चंद्र हन समग्रगा। समग्र गा ज्याप्रमाणे पाण्यात दिसणारा संपूर्ण चंद्र हा आपल्या संकोचास व विकासास आपणच कारण आहे त्याप्रमाणे वीरा अर्जुना जगतभास रूपी आपला विकास व जगताचा प्रलयरूप आपला संकोच या आपल्या संकोच व विकासास तो आपणच कारण आहे तैसे विश्वपणे काही होये विश्व लोपी काही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी ज्याप्रमाणे रात्र व दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे विश्वपणाने हा, कही होत नहीं। हा नहीं। काही होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता हा कोठेही जात नाही तैसा काहीची कोणीकडे काइसे वेची न पडे जयाचे सांगडे जयासीची त्याप्रमाणे कधीच कोणाकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही व ज्याच्या सारखाच जो आहे जो आपण पेची आपणया प्रकाशी तसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे अर्जुना जो आपणच आपल्याला प्रकाशतो फार काय सांगू ज्याला दुसरे नाही म्हणजे जो एकाकी आहे तो गामी निरुपाधिको क्षराक्षरो म्हणून म्हणे वेद लोको पुरुषोत्तम क्षर व अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ व उपाधिरहित असा काय तो मीच आहे म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात श्लोक एकोणीसावा यो मामे भजती माम सर्वभावेन भारत। हे भारत जो या प्रकारे ज्ञानाने युक्त होऊन मला म्हणजे पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ हो तो सर्व प्रकारे मदरूप होऊन माझी भक्ती करतो परी हे असो ऐसिया माझ पुरुषोत्तमात धनंजया जाणे जो पाहले ज्ञान मित्रे परंतु हे राहू दे अर्जुना ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर त्या ज्ञानाने असा मी जो पुरुषोत्तम त्या मला जो जाणतो चे आपुले ज्ञान जैसे नाही स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो आपले जागे झाले असता जसे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे हे भासणारे त्रिभुवन ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झाले आहे ना गवेत अथवा हातात माळ घेतल्यावर त्या माळेवर भासात असलेल्या सर्पाचे भय नाहीसे होते त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो पुरुष मिथ्या जगदा भासांच्या तडाख्यात सापडत नाही ोनेची जो जाणे तो ले पण ते वावो म्हणे ते भी मी जाणून जेणे वाडीला भेदू दागिना हा सोनेच आहे असे जो जाणतो तो दागिने पण म्हणजे दागिन्याचा आकार जसे मिथ्या भास आहे असे म्हणतो त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला मग म्हणे सर्वत्र सचिदानंदू मिची ऐकू स्वत जो आपण नसी भेदू नेनो निणे मग तो आपणासह भेद न जाणून मला जाणतो व त्यामुळे मीच एक स्वभावसिद्ध सिद्ध सचिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो हे ही मनने थेकुले, सर्व उरले द्वैत नाही त्यानेच सर्व जाणले हे म्हणणे सुद्धा थोडे आहे कारण कि त्याला सर्व ब्रम्ह असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरले नाही म्हणून माझी या भजना अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची म्हणून अर्जुना माझ्या भजनाला तोच योग्य आहे ते कसे तर आकाश जसे आकाशाच्या आलिंगना योग्य आहे सागरा परगुणे कि जे क्षीरसागराची पणे अमृताची होऊनी मिळणे अमृती जेवी क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी आणि अमृतच होऊन जसे अमृतात मिसळावे साडे पंधरा मिसळावे ती साडे पंधरेची हो संभवे भक्ती माझी असोन्याशी तद्रुप होल सोने पाहिजे त्याप्रमाणे मद्रूप झाल्यानेच जा माझी भक्ती शक्य आहे हा गा सिंधू आणि होती तरी गंगा कैसेनी मिळती म्हणून मी न होता भक्ती अनबयो आहे बाबा अर्जुना गंगा जर समुद्राहून भिन्न असती म्हणजे असती तर ती समुद्राशी तद्रुप कशी झाली असती कारण तद्रुपता सजातीय पदार्थ म्हणून मद्रुप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल का ऐसिया लागे सर्व प्रकारे जैसा कल्लोळू अनन्यू सागरी तैसा माते अवधारी भजिनला एवढ्या करता जशी लाट सर्व रीतीने समुद्राशी अभिन्न असते त्याप्रमाणे जो मला मद्रुप होऊन भजला ऐक सूर्य आणि प्रभे एक जेने लो भे तो एकवडू मानू लाजनातया सूर्याला व प्रभेला ज्या मानाने जशी एक रूपता असते ती योग्यता त्या भजनाला मानता येईल एवम कथल यादारभ्य जे सर्व शास्त्रिकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी या गीता गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून अखेर पर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू ती उपनिषद रुपी कमलातील सुगंध आहे हे शब्द ब्रह्माचे मथिते त्रिव्यास प्रज्ञेचे निहा ते काढिले आई ते सर्व वेगरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासांच्या बुद्धीरूप रवी नुद्धवा बुद्धीमान सृतकृत्य भारत हे पाप रहिता या प्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले हे भारत याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य आत्मज्ञानसंपन्न आणि कृतकृत्य होतो हरिओ तत्सदीत श्रीमद्भवगीतासूपनिष्त्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोध्याय जे ज्ञानामृताचीह्नवी जे आनंदचंद्रीची सतरावी विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जी गीता ज्ञानरूप अमृताची गंगा आहे जी आनंदरूपी चंद्राची सतरावी कला आहे व जी विचार रूपी क्षीर समुद्राचे मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मी आहे म्हणून जीवे प्राणे मी वाचो निहो नेणे आण म्हणून हे गीतारूप लक्ष्मी आपल्या पदानी वर्णानी व आपल्या अर्थाच्या जीव प्राणाने माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही क्षराक्षर समोर झाले तर पुरुषत्व वाढिले मग सर्वस्व मज दिले पुरुषोत्तम पुरुष क्षरपणाने व अक्षरपुरुष अक्षरपणाने गीतेने आपणाला वरावे म्हणून तिच्या समोर आले परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला म्हणजे हे खरे पुरुष नाहीत कारण हे सोपाधिक आहेत असे ठरवले आणि तिने आपले सर्वस्व म्हणजे पद वर्ण अर्थ वगैरे मी जो पुरुषोत्तम त्या मला अर्पण केली हे जे तुवा आता, जी आता या गीता, ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पैसंसारू जिनते हे शस्त्र आत्मा अवतर विते मंत्र अक्षरे अक्षरेये खरोखरच गीता हे नुसते शब्द पांडित्याचे शास्त्र नाही तर ही गीता संसार जिंकणारे हत्यार आहे फार काय सांगावे या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्रच आहेत परी तुझ पुढा सांगीताले ते अर्जुना एसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी परंतु अर्जुना तुझ्या पुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्तधन आज बाहेर काढलेस असा प्रकाश झाला मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पारथा तया गौतमू जालासी आस्था निधी तु ग अर्जुना पूर्वी शंकराच्या मस्तकात म्हणजे जटेत गुप्त असलेली गंगा म्हणजे गोदावरी बाहेर काढण्यास जसा गौतम कारणीभूत झाला तसा मी जो चैतन्य रूपी शंकर त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता त्याला बाहेर काढणारा श्रद्धेचे भांडार जो तू अर्जुन तो तू गौतम झालास चौखटी वाढीला उगाणा घे तया दर्पणाची परी धनंजया केली आपल्या स्वच्छपणाने पुढे असलेल्या आकलन करून घेण्याचे कामे अर्जुना तू अमास आरशा प्रमाणे झालास म्हणजे आरसा ज्याप्रमाणे आपल्या समोरच्या प्रतिबिंब घेत त्याप्रमाणे अर्जुना तू माझे आकलन केलेस का भरले चंद्रता रांगणी नभ माझी आणी तैसा गीतेसी मी अंतकरणी सुदला तो वा ज्याप्रमाणे चंद्र व ताऱ्यांचे समुदाय यांनी भरलेले आकाश समुद्र आपल्या मध्ये प्रतिबिंब रूपाने आणत त्याप्रमाणे गीतेसकट मला तू आपल्या अंतकरणात घातले आहेस हे तू साभट म्हणून गीते सी मज वसवट जा अर्जुना तुझ्या चित्ताला तीन प्रकारचे मूळ सोडून गेले म्हणून तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झालं आहेस परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाने तो समजता मोहा मुके परंतु काय बोलू माझी ज्ञानाची वेली हि जी गीता हिला जो जाणे तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल सेविली अमृत सरिता रोगू दवडून पांडुसुता अमरपण उचिता देऊन घाली अर्जुना अमृताच्या नदीचे सेवन केले असता ते रोग नाहीसे करून योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होण्याचे आश्चर्य काय आहे मोह तर जाईलच पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते जया आत्मज्ञानाच्या कर्म कर्मा जीविता पाही जीवितापानिया उतराई लया जाय पहा ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जाते हरपले दाऊनिजसा मागू सरे वीरविलासा ज्ञानाची कळसा वळख हे तैसा कर्म प्रसादाचा हे वीरविलासा अर्जुन हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो म्हणजे कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपून जाते पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजत याप्रमाणे अनाथांचे सहाय्य करते श्रीकृष्ण बोलले हे श्रीकृष्ण वचनामृत पार्थिव भरनी असे वसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुन रुपी भांडे भरून सांडत होते मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले तो धृत राय राया सुतसे पान करावया म्हणून जीवित आतुतया नोहेची भारी नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृत राष्ट्राला करता दिले म्हणून धृत राष्ट्राला अंतसमय कठीण गेला नाही म्हणजे मरण समयी चित्ताची गडबड उडाली नाही ए रवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परीसेखी ते वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो धृत राष्ट्र आहे असे वाटायला लावणारा होता परंतु शेवटी म्हणजे अंतसमयी तोच बोधाचा प्रकाश त्याला चांगला पावला म्हणजे त्याच्या चांगला उपयोगाला आला जेव्हा द्राक्षी दूधेवी ज्यावेळी खत म्हणून द्राक्षाच्या वेलाला दूध घातले त्यावेळी ते त्याचा तात्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नाचले असा समज होतो परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्या वेळेला द्राक्षाचे पीक तयार होते त्या त्यावेळेला वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले असा ज्याप्रमाणे अनुभव येतो तैसी श्री हरी वक्त्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने म्हणजे मरण काळी सुखी झाला ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले तीच अक्षरे मी ओबडधोबड मराठी भाषेत ज्याप्रमाणे मला समजली त्याप्रमाणे सांगितली सेवंतीये अरिसी का त्या त्या काही अंग पाहता विशेष नाही परी सौरभ्येले ती भ्रमरी जाटे शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना काही विशेष महत्व दिसत नाही परंतु त्याच झाडास आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर त्यातील पराग घेऊन जातात तेच त्यातील सार जणतात. तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मज देतील विषयाच्या चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा श्रोत्यांनी अंगीकार करावा व त्यात जी उणीव दिसून येईल ती माझी पदरात टाकावी बरोबरच आहे की स्वभावत काहीच न समजणे हेच लहान मुलाचे स्वरूप आहे तरी नेनते जरी होये तरी देखो बापा कि माय हर्ष के न समाये परंतु मूल जरी अज्ञानी असले तरी आई व बाप यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि मग ते त्या मुलाचे कौतुक करत तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी, मी लाड ग्रंथाचे निजोजी त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आई बाप तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो महाराज तो लढिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असे आपण ज्ञान देव म्हणे आता विश्वस्वरूपी माझा गुरु जो निवृत्ती राजा तो माझीही शब्दांची पूजा ऐक असे ज्ञानदेव म्हणतात इतिश्री ज्ञान देव विरचिता भावार्थ भावादीकां पंचदशोध्याय श्रीकृष्ण जय जय राम कृष्ण हरि अद्य पनरवा सप्तत